मत्तय अध्याय अठ्ठावीस शब्दात वारा नंतर दिवस आला पहाटेस मरिया मगदा लिया मरिया नावाची दुसरी स्त्री कबर पहावयास तेथे गेल्या त्यावेळी तेथे मोठा भूकंप झाला देवाचा दूध स्वर्गातून तेथे आला तो देवदूत कब्रेकडे गेला त्याने कब्रेच्या तोंडावरची धोंड बाजूला केली नंतर तो देवदूत त्या धोंडे बसला चमकणाऱ्या विजय तो देवदूत दिसत होता त्याचे कपडे बर्फासारखे शुभ्र होते कबरेवर पहारा करणारे शिपाई देवदूत पाहून खूप घाबरले ते थरथर कापू लागले आणि ते मेलेल्या माणसा सारखे झाले देवदूत म्हणाला देऊ नका ज्याला वधस्तंभावर खेळले होते त्या ईशीला तुम्ही पाहात आहात पण तो तेथे नाही तो म्हणाला होता त्याप्रमाणे त्याला मरणातून उठविण्यात आले आहे या आणि जेथे त्याचे शरीर ठेवले होते ती जागा पहा आता ताबोडतोब निघा आणि त्याच्या शिष्याना सांगा येशू मरणातून उठला आहे तो गाडीला जाणार आहे तो तुमच्या अगोदर तेथे जाईल तुम्ही त्याला तेथे पाहाल नंतर देवदूत म्हणाला मी तुम्हाला सर्व काही सांगितले आहे म्हणून त्या स्त्रिया लगबगीने कबरे जवळून निघाल्या त्या फार घाबरलेल्या होत्या परंतु फार आनंदीतही झाल्या होत्या जे काही घडले ते सांगण्यासाठी त्या धावत निघाल्या अचानक येशू त्यांना भेटला आणि तो त्यांना म्हणाला शांती असतो त्याच्याजवळ आल्या त्यांनी त्याचे पाय धरले आणि त्याची उपासना केली मग येशू त्यांना म्हणाला मला अडवू नका माझ्या भावांना सांगा की त्यांनी गादीला जावे तेथे त्यांची माझी भेट होईल स्त्री शिष्यांना सांगण्यासाठी गेल्या तेव्हा कबरेवरील पहारेकरी शिपायातील काही जण नगरात गेले आणि त्यांनी घडलेले सर्व मुख्य याचकांना सांगितले नंतर याजक जाऊन वडील भेटले आणि त्यांनी एक बेत रचला त्यांनी शिपायांना पुष्कळ पैसे देऊन असे म्हणण्यास सांगितले ते म्हणाले लोकांना असे सांगा की अल्ली रात्री झोपेत असताना येशूचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे शरीर चुरून नेले हे जर राज्यपाला कानावर गेले तर आम्ही त्याला पटून देऊ आणि तुम्हाला काही होऊ देणार नाही मग शिपायांनी पैसे घेतले व याचकांनी सांगितले तसे केले आणि ही गोष्ट लोकांना अकरा शिष्य गालीलच निघून गेले येशून सांगितलेल्या डोंगरावर ते हजर झाले त्या डोंगरावर येशू त्यांना दिसला त्यांनी त्याची उपासना केली पण तो येशू आहे यावर शिष्यांपैकी काहींचा विश्वास बसला नाही तेव्हा येशू त्यांच्याकडे आला आणि म्हणाला स्वर्गात आणि पृथ्वीवर मला सर्व अधिकार देण्यात आला आहे म्हणून तुम्ही जा आणि राष्ट्रातील लोकांस माझे शिष्य करा पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावाने बापती द्या आणि जे काही मी तुम्हाला शिकविले आहे ते त्या लोकांना करायला शिकवा आणि पहा काळाच्या शेवटापर्यंत मी सदोदित तुमच्याबरोबर राहीन